स्कंद दहावा अध्याय अकरावा महाकालीचे महात्म्य सुरत राजा म्हणाला हे कालवेत्यांमध्ये श्रेष्ठा ती देवी कोणती कोण प्राण्यांना मोहित करते त्याचे कारण तरी काय तिची उत्पत्ती आणि स्वरूप याविषयी माहिती सांगा मुनी म्हणाले हे राजा ज्यावेळी योगराज भगवान नारायण सर्व विश्वाचा संहार केल्यावर शेषावर निद्रिस्त झाला तेव्हा त्याला गाढ निद्रा लागली त्याच्या कानातील मळातून मधु कैटव निर्माण झाले तेव्हा त्या ब्रह्मदेवाला चिंता उत्पन्न झाली पण त्याचवेळी त्याला बुद्धी सुचली ज्या योगमायाच्या अधीन होऊन भगवान हरी निद्रिस्त झाला त्या देवीस तो शरण गेला ब्रह्मदेव म्हणाला हे देवदेवी हे इष्टफलदायीनी हे जगन्माते हे शिवे हे काल महारात्री मोहरात्री हे व्यापिनी वशगा मान्या महानंदे हे पूज्य हे महाआराध्य हे पूज्य हे महाआराध्य हे श्रेष्ठ परमेश्वरी एक संख्या रूपिणी वेदत्रयी रूप धर्म अर्थ कर्माचे स्थान असलेल्या हे ब्रह्मरूपिणी ष्ठी देवी सात वारांची ईश्वरी अष्टवसूंची स्वामिनी हे नऊ राग आणि कला यांनी परिपूर्ण हे दहा दिशात पूज्य हे एकादश रुद्रांनी सेवित देवी मी तुला शरण आलो आहे हे द्वादश भुजांची बारा आदित्यांची माता त्रयोदश रूप देवी त्रयोदश गणप्रिय हे विश्वदेवांची आधी हे चौदा इंद्रांना वर देणारी चौदा मनूंची माता पौर्णिमा तिथी सोळा भुजांची छोडशा नावाच्या देवी तू चंद्रकला त्यांच्या वधासाठी तू, वधासा तू जगन्नाथास जागृत कर अशा प्रकारे तिचे स्तवन केल्यावर त्या देवीने त्या देवाधिदेवास मुक्त केले आणि दानवाना मोहित केले विष्णूने जागृत झाल्यावर त्या दैत्यांकडे पाहिले तेव्हा ते भयंकर दानव युद्धाचा निश्चय करून हरीच्या जवळ गेले पुढे पाच हजार वर्षे त्या मधुसूदनाने त्यांच्याशी बाहुयुद्ध केले पण त्याचवेळी सामर्थ्याने गर्वोन्मत्त झालेले राक्षस विष्णूस वर माग असे म्हणाले तेव्हा विष्णू म्हणाला हे दानवानु आज माझ्याकडून तुम्ही वधले जा ते ऐकताच ते बलाढ्य दैत्यसत्वर म्हणाले उदक रहित प्रदेश उत्पन्न करून चक्राने त्यांची मस्तके जघन प्रदेशावर तोडून टाकली तेव्हा ही महाकाली प्रकट झाली ब्रह्मदेवाने तिची स्तुती केली हे राजा आता महालक्ष्मीची उत्पत्ती सांगतो अध्याय अकरावा समाप्त